मत्तय अध्याय 4 मग पवित्र आत्म्याने येशूला रानात मेले मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले 40 दिवस आणि 40 रात्री येशू काहीच खाल्ले नाही त्यानंतर त्याला खूप भूक लागली तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला जर तू देवाचा पुत्र आहेस ह्या झगडांना भाकरी होण्याची आज्ञा देशूने <laughs> उत्तर दिले असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर तो देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल मग सैतानाने त्याला पवित्र नगरात एरुसले मत नेले सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले आणि त्याला म्हटले जर तू देवाचा पुत्र आहे तर घाली उडी लिहिले आहे की देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करी आणि तुझे पाय धड़कावर आपटू नयेत म्हणून ते तुला आता हातांवर झेलतील येशूने त्याला उत्तर दिले असे सुद्धा लिहिले आहे की देव जो तुझा प्रभू याची परीक्षा पाहू नको मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले त्याने येशूला जगातील राज्य आणि त्यातील सर्व वैभव दाखविले सैतान म्हणाला जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन <laughs> देवा येशू त्याला म्हणाला अरे सैताना माझ्यापासून दूर हो कारण असे लिहिले आहे की देव जो तुझा प्रभू त्याची आणि केवळ त्याची सेवा कर मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले नंतर योहानाला तुरुंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलाच परतला परंतु तो नासरेत येथे राहिला नाही तर गालिल सरोवराजवळील कफर्णहुम नगरात जाऊन राहिला जुबुलून व नफ्ताली या प्रदेशांना लागूनच कफर्णहूम नगर आहे यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते जुबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग यादी पलीकडचा प्रदेश व येहदी तरांचा गाली यामधील अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला त्या त्यावेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे नंतर तो गालिलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले ते कोळी होते ते जाळे टाकून मासे धरीत होते तो त्यांना म्हणाला तुम्ही माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला मानसे धरणारे करीन मग ते मागे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन त्याच्या मागे चालू लागले तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्या बरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला येशुने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्थ सांगितली येशू लोकांचे सर्व रोग वो दुखणी बरी केली येशू विषयीची बातमी सर्व सूर्य देशभर पसरली मग जे दुखणे रोग व आजार होते व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले मग गालिल व धकापलीस यरुसलेम व यहुदिया येथून व यार्देंच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्या मागे चालले